अध्याय तेरावा हंस रूपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन भगवान श्रीकृष्ण म्हणतात सत्व रज आणि तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत आत्म्याचे नव्हे सत्वगुणानं रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्ध सत्वानं वृत्ती रूप सत्वगुणाचाही त्याग करावा माणसाचा सत्वगुण वाढला असता भक्ती रूप धर्माची वाढ होते सात्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुण वाढतो आणि त्यामुळं धर्माकडं प्रवृत्ती होते सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय कारण तो रजा तम यांचा नाश करतो रजा नष्ट झाली असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोब नष्ट होतो शास्त्र पाणी प्रजा देश काळ कर्म जन्म ध्यान मंत्र आणि संस्कार ही दहा गुणांच्या वाढीची कारणं आहेत श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात ते सात्विक समजावेत ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात ते साम तामस समजावेत माणसानं सत्वगुणाच्या बुद्धीसाठी सात्विक पदार्थांचं सा सेवन करावं त्यामुळे धर्म वाढवून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील बांबूच्या एकमेकावर घासण्यानं उत्पन्न झालेला अग्नि जसा बांबूचं वन जाळून स्वतः शांत होतो त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणानं उत्पन्न झालेले देह सत्वगुणांपासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात उद्धवानं विचारलं भगवन साधारणत सर्वच माणसाना हे माहीत आहे कि विषय हे संकटाचे घर आहे तरी सुद्धा ती माणसं कुत्री गाढव किंवा बोकडांप्रमाणे ते विषय का बोगतात श्रीकृष्ण म्हणाले अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना उत्पन्न होते तेव्हा त्याच्या सत्वगुणप्रधान मनामध्ये घोर रजोगुण उत्पन्न होतात रजोगुणानं घेरलेलं मन अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करू लागत नंतर त्यास त्यास विषयांचं चिंतन केल्यामुळं त्याच्याविषयी असते कामना त्या कामनांच्या अधीन झालेला आणि मन ताब्यात नसलेला कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी ही कामं करतो कारण रजो तो रजोगुणाच्या आवेशानं अतिशय मोहित झालेला असतो रजोगुण तमोगुणांनी ज्ञानी माणसाची सुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत हे जाणून त्यामध्ये आसक्त होत नाही म्हणून साधकानं त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन आणि प्राण यावर विजय मिळवून क्रमाक्रमान मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावं सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्ये स्थिर करावं माझे शिष्य असणाऱ्या सनकादीनी योगाचं हेच स्वरूप सांगितलेलं आहे तेव्हा उद्धवान विचारलं हे केशवा हा योग आपण सनकादीना ज्यावेळी ज्या रूपानं उपदेशेला होता ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो त्यावर भगवान म्हणाले ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादींनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती सनकादीनी विचारलं होतं तात, हे चित्त स्वभावतात विषय आमचे ठिकाणी आसक्त राहत आणि ते विषयात राहतात तर मग या संगरातून तरुण जाऊ इच्छणाऱ्या मुमुक्षीनं त्यांना एकमेकांपासून दूर कस बर ठेवावं भगवान श्रीकृष्ण म्हणाले भूतांना उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादीने असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्मांच्या ठिकाणी आसक्त असल्या कारणामुळे पुष्कळ विचार करू करूनही त्याला प्रश्नाचा आशय कळलाच नाही प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवानं माझं स्मरण केलं तेव्हा मी हंस रूपानं त्याच्यासमोर प्रगट झालो तेव्हा मला पण सनकादी ब्रह्मदेवाला पुढं करून म्हणाले माझ्याजवळ आले आणि त्याला त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारलं आपण कोण आहात हे उद्धवा तत्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनी मला असं विचारलं तेव्हा मी ज्यांना सांगितलं ते ऐक हे विप्रवर जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर आत्मारूप वस्तू एकच आहे मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे बर उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन बोलू वास्तविक पंच महाभूतात्मक तत्व सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत म्हणून आपण कोण हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत तत्वतः त्याला काहीच अर्थ नाही वाणीने दृष्टीनं आणि अन्य इंद्रियांनी जे काही घेतलं जात ते सर्व मीच आहे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही हे, हे तुम्ही निश्चित समजला हे पुत्रांनो चित्त विषयाकार होत आणि विषय चित्तात वासना रूपानं राहतात परंतु विषय आणि चित्त ही दोन्ही माझे स्वरूप असणाऱ्या जीवाचे देह आहेत नेहमी विषयांचे सेवन करीत राहिल्यानं चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करत आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात म्हणून साधकानं मद्रूप होऊन त्या दोन्हीचाही त्याग करावा जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्विक राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहे जीव या सर्वांचा साक्षी आहे असा शास्त्रांचा सिद्धांत आहे ज्या अर्थी हे, हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेलं बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थात बांधून टाकतं म्हणून साधकानं तुरीय अवस्था स्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचं बंधन तोडावं त्यामुळे विषय आणि चित्त या दोन्हीचाही परस्पर संबंध तुटतो मी माझ या अहंकाराचंच बंधन निर्माण होतं त्यामुळेच आत्म्याचा वास्तविक सच्चितानंद रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणाऱ्याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीनं नाहीसा करीत नाही तोपर्यंत तो, तो जागृत असूनही अज्ञान निद्रेत झोपलेला समजावा त्याचे हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखंच मिथ्या होय वसविक या विश्वात आत्म्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही देहाधिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचं सुद्धा खोट्या देहाच्या आश्रयानं असणारे वर्णाश्रम धर्म त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्म हे सर्व खोटच आहे जो बाल्य तारुण्य इत्यादी अवस्थांच्या रूपानं वारंवार बदलणाऱ्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रिया जागृत अवस्थेत उपभोगतो तोच स्वप्नावस्थेत त्यासारख्या वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी चेतन आत्मा एकच आहे ज्याने स्वप्न पाहिले जो गाड झोपला होता तोच मी जागा आहे या प्रत्यभिन्नेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळेच झालेल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेलेल्या आहेत असा निश्चय करा नंतर सगळ्या संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमान प्रमाण आणि संतांचे उपदेश यापासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खडगानं छिन्न विच्छिन्न करा आणि आपल्याच हृदयात स्थित असलेल्या माझे म्हणजे परमात्म्याचे भजन करा हे जग हा मनाचाच खेळ आहे भास आहे अनातचक्राप्रमाणे हे अतिशय चंचल आहे हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे विज्ञान म्हणजे परमात्माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो गुणांचे कार्य म्हणून तो हा तीन प्रकारचा भेद दिसतो ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणेच खोटी आहे म्हणून साधकानं हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावं आणि आत्मानंदात मग्न असावं व्यवहारासाठी कधी काही दिसलं तरी हे खरं नाही असा निश्चय करून ते सोडून दिलेलं असल्यामुळं शरीर असेपर्यंत फक्त राहील मदिरेन धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे दैव योगाने तो कोठा कोठे गेला आहे कुठे आलेला आहे हे माहित प्रारब्धांच्या अधीन असल्या कारणामुळे जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्मशिल्लक आहे तोपर्यंत तो पडण्याची तो वाट पाहत असतो समाधीमध्ये स्थिर असलेल्या आत्मसाक्षातकारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करीत नाही तसाच हे ऋषींना सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितलेले आहे तेच मी तुम्हाला सांगितले स्वतःच तुम्हाला उपदेश करण्यासाठी हंस्वरूपाने आलेलो आहे असे समजा हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो योग सांख्य सत्य ऋत तेज श्री कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे समता अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत ते सर्व निर्गुण निरपेक्ष सर्वांचा, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात या माझ्या उपदेशानं सनकादी मुंचा संदेह दूर झाला तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावनेनं ते माझी स्तुती करू लागले त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी सांग पूजा करून स्तुती केली नंतर ब्रह्मदेवाच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो अध्या तेरावा समाप्त